वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्गनव्वा त्या मुख्य भवनामध्ये वायुपुत्र हनुमानाला एक लांब रुंद सुंदर उत्कृष्ट भवन दिसले ते अर्धायोजन लांब आणि एक योजन रुंद असे राक्षस राजाचे अनेक साधने युक्त असे मोठे भवन होते विशाल नेत्राच्या वैद्यही सीतेला शोधित शोधित शत्रुधमन हनुमान सगळीकडे फिरला उत्तम असे राक्षसांचे राहण्याचे सामान्य ठिकाण पाहत तो कांतीसंपन्न हनुमान राक्षसराजाच्या भवनापाशी येऊन पोचला चार दातांच्या तसेच तीन दातांच्या हत्तीचा त्या विशाल भवनाला वेढा होता आणि हत्ती सज्ज आयुध घेतलेल्या राक्षसांचा त्यावर पहरा होता त्या रावणाच्या भवनाच्या भोवती पराक्रम करून पळवले पळवून आणलेल्या राजकन्यांनी आणि राक्षसांच्या पत्न्यांनी वेढा दिलेला होता सुसरी प्रचंड आकाराचे जलप्राणी मोठमोठे मासे सर्प यांनी भरलेल्या आणि वाराच्या झपाट्याने लाटा पसरणाऱ्या सागरासारखे ते होते जी शोभा कुबेराची जी चंद्राची जी इंद्राची ती या रावणाच्या गृहात नित्य स्थिरपणे नांदत होती जे ऐश्वर राजा कुबेराचे यमाचे वरुणाचे तसे किंवा त्याहूनही अधिक ऐश्वर येथे राक्षसगृहात होते या मोठ्या इमारतीच्यामध्ये दुसरे एक सुरेख निर्माण केलेले गृह होते त्याला वरती पुष्कळ आंबारे असलेल्या वायुपुत्राला दिसल्या स्वर्गात विश्वकर्म्याने ब्रह्मदेवाकरता ते सर्व रत्नाने शृ शृंगारलेले दिव्य पुष्पक नावाचे विमान बनवलेले होते ब्रह्मदेवाकडून कुबेराला फार मोठे तप करून ते मिळाले होते आणि कुबेराला आपल्या बळाने जिंकून राक्षसराज रावणाने ते मिळवले होते त्याला कृत्रिम हरणांच्या आकृतीचे आणि कार्तस्वर जातीच्या सोन्याचे उत्तम प्रकारे बनवलेले स्तंभ असल्यामुळे ते तेजाने तळपत असल्याचं शोभत होते गगनचुंबी मेरूमांदारसारख्या उंच घरांच्या शिखराने आणि शुभगृहाने ते सर्व बाजूनी सजलेले होते ती गृहे तळपत्या सूर्यासारखी होती विश्वकर्म्याने उत्तम प्रकारे बनवलेल्या त्या विमानाला सोन्याचे जिने आणि सुंदर उत्कृष्ट सज्जे होते सोन्याच्या आणि स्फटिकाच्या खिडक्या आणि जाळ्या त्याला होत्या इंद्रनील आणि महानिल रत्ने जळवलेल्या श्रेष्ठ बैठका त्यात होत्या नाना प्रकारची पवळी बहुमोल रत्ने अजोड मोती याने त्याचा तळ शोभायमान दिसत होता सूर्यासारख्या लाल चंदनाने आणि उत्कृष्ट सुवासाने युक्त आणि उगवत्या सूर्यासारख्या दिसणाऱ्या त्या दिव्य पुष्पक विमानात तो महावानर चढला तेथे थांबून त्याने तेथील मद्ये भक्षे अन्ने यांच्यातून नि निघणारा आणि स सर्वत्र पसरलेला घमघमणारा दिव्य सुगंध साक्षात वायूलाच हुंगावेत तसा हुंगला तो सुवास महासत्व हनुमानाला जणू आपताने जवळच्या आप्ताला इकडून ये असे म्हणावे त्याप्रमाणे जिकडे रावण होता तिकडे ये म्हणाला तेथून निघाल्यावर त्याला एक मोठी वैभवशाली शाला दिसली ती रावणाला प्रिय असणाऱ्या एखाद्या सुंदरीप्रमाणे अत्यंत रमणीय होती तिच्यावर जाण्याच्या पायऱ्या रत्नाने शृंगारलेल्या होत्या सोन्याच्या जाळ्याने ती शाला शोभत होती तिची तळचीभूमी स्फुटिकांनी मडवलेली होती आणि तिच्यावर मध्ये मध्ये हस्तिंगतानी निरनिराळ्या आकृत्या काढलेल्या होत्या तशाच रुपयाच्या आणि सोन्याच्याही आकृत्या होत्या त्या शालेला कितीतरी खांब होते आणि ते खांब रत्नाने भूषवलेले होते ते एक एकसारखे सरळ अत्यंत उंच आणि सर्व बाजूने सुशोभित केलेले होते अत्यंत उंच अशा स्तंभाच्या पंखाने जणू ती स्वर्गाकडे निघाली होती तिच्या एक मोठ्या गालीच्या अंतरून त्यावर पृथ्वीचे काही विशिष्ट चिन्हे छापलेले होते राष्ट्रे गृहे असणाऱ्या पृथ्वीसारखी ती विस्तीर्ण होते मत्त पक्ष्यांचे आवाज तेथे निनादत होते आणि दिव्य वासाने ती सुगंधित झालेली होती, होती। उत्तम उत्तम विछाय ती तेथे पसरलेल्या होत्या राक्षस राजा तिचा वापर करीत होता अगरु, अगरु चंदनाचा धूपाचा धूर तेथे पसरलेला होता अशी ती निष्कळंक हंसासारखी शुभ्र शाळा होती पाना फुलांनी गजबजून टाकल्यामुळे ती ठिपके ठिपके असलेल्या तकाकणाऱ्या गायीसारखी मनाला आनंद उत्पन्न करणारी आणि रंगांचा उत्तम मेळ घालणारी होती ती शोक नष्ट करणारी दिव्य ऐश्वर्याची जणू जननी असलेली शाळा हनुमानाने पाहिली ती रावण पालन पालन करीत असलेली त्या शाला पाचही इंद्रियांना शब्दरसादी पाचही इंद्रियार्थानी मातेप्रमाणे तृप्त करीत होते हा स्वर्ग देवलोक अथवा ही इंद्रपुरीसुद्धा कदाचित असेल किंवा ती तपामुळे प्राप्त होणारी शेवटची सिद्धीही असू शकेल असे मारुतीला वाटले त्याला तिथे सोन्याचे दिवे दिसले द्यवतात फसून खेळणारे धूर्त जसे सवाई धूर्ताकडून पराजित झाल्याने विचारमग्न होऊन बसावेत तसे ते दिवे ध्यानमग्न झाल्यासारखे दिसत होते त्या दीपांच्या प्रकाशाने रावणाच्या तेजाने आणि भूषणातून फाकणाऱ्या तेजाच्या किरणानी तिशाला पेटल्यासारखी त्याला दिसली मग गाडीच्यावर बसलेल्या विविध रंगांची वस्त्रे आणि माळा घातलेल्या नाना वेशाने सजलेल्या हजारो सुंदर स्त्रिया त्याला दिसल्या अर्धी रात्र उलटून गेल्याने मद्यपानाच्या नशेत त्या होत्या रात्र झाल्यावर त्याने खेळ आटोपला होता आणि पराकाष्ठेची झोप हो त्यांना आलेली होती त्या झोपल्याने त्या आणि त्यांच्यात आपापसात कसलाही शब्द होत नसल्यामुळे त्या शोभत होत्या जण हंसांचा भ्रमरांचा कसलाही आवाज न होणारे मोठे कमलव नसते त्या सुंदरीची आकुंचित आणि ग्लानीयुक्त होऊन डोळे मिटलेले आणि कमळांचा सुवास येणारी मुखे मारुतीला दिसली रात्र संपतास ती प्रफुल्ल कमळासारखी होणार रात्र असली की पुन्हा पाकळ्या मिटल्यासारखे होणार ही वदन कमळे पाहण्यातल्या कमळासारखी नित्य फुललेली राहूत अशी जण मत्तभ्रमर पुन्हा पुन्हा प्रार्थना करीत असतील असे हे दृश्य पाहून त्या श्रीमान वानश्रेष्ठाला वाटले गुणाने ती मुखे कमळासारखीच त्याला वाटले रावणाची त्या स्त्रियांच्या योगाने सुंदर दिसणारी ती शाळा शरद ऋतूतील जसा कांतिमान चंद्र शोभावा तसा शोधत होता काही पुण्य राहून आकाशातून खाली गळलेल्याच या सगळ्या तारा एकत्र झाल्या असाव्यात असे त्यावेळी त्या, त्या वानराला वाटले त्या स्त्रियांची अंगकांती वर्ण प्रसन्नता शुभ किरण असलेल्या मोठ्या तारांच्या प्रमाणे शोभून दिसत होती हे उघडच आहे केसांच्या वेढून त्याने घातल्या अंगावर निद्रेनेमुळे कित्येकींचे कपाळावरचे तिलक विस्कटले होते कित्येकांचे पैजण इकडे तिकडे पडले होते आणि कित्येक सुंदरीचे हार बाजूला गळून पडले होते कित्येकजणी सुटलेल्या हारात गुसपटल्या होत्या तर काहींची वस्त्रे गळून पडली होती भार वाहून थकलेल्या किशोरींच्या प्रमाणे काहींचे कमरबंध इकडे तिकडे फेकले गेले होते काहींची कुंडले नव्हती काहींच्या माळा तुटून चुरडल्या गेल्या होत्या महावनात हातीने चिरडून टाकलेल्या फुललेल्या वेलीत जण चंद्रप्रभेशपासून निघणाऱ्या किरणांसारखे असलेले कित्येकींचे मोत्यांचे हात छातीवर रुळून त्या सुंदरींच्या स्तनांच्या मध्यभागावर झोपलेल्या हंसाप्रमाणे शोभत होते इतर कित्येकींचे वैडोरी म्हणाचे हार कलहंस पक्ष्यांसारखे तर दुसरींचे सोन्यांचे मण्यांचे हार चक्रवाकांसारखे शोभत होते त्यांच्या चक्रवा कमरेचा खालचा पुढचा भाग हंस कारंडव यांनी शोभणारी वाळवंट असणाऱ्या नदीसारखा शोभत होता त्या झोपलेल्या सुंदरी नद्यांसारख्या शोभत होते त्यांच्याजवळ जो खिणखिण करणाऱ्या लहान घंटांचा समु होता ती जण हेमवर्णाची विपुल कमळेच होते त्यांच्या मनातले भाव हे जणू मकर आणि त्यांचे यश हे जणू त्या नद्यांचे तीर होते कित्येकींच्या नाजूक अवयवांवर आणि स्तनागरावर रुळणाऱ्या भूषणाच्या शुभ्र पंक्ती आणि त्यांची भूषणच झाल्यासारख्या झाल्या कित्येकींचे पदर तोंडातून तों निघणाऱ्या वाऱ्याने थरथरच होते वरच्यावरती तोंडावर येऊन हलत होते सुंदर प्रभा असलेल्या त्या रावणपत्न्यांच्या नाना वर्णांच्या सुवर्णाच्या पदाकात जणू तोंडाच्या मुळाशी विराजत होत्या शुभकांती असणाऱ्या कित्येक सुंदरींची कुंडले तोंडातून निघणाऱ्या श्वासाच्या झोताने मंदपणे हलत होती त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या निश्वासाला शर्करासव <coughs> शर्करासवाचा स्थभाव स्वभावतच सुखद सुवास होता आणि तो रावणाला आनंद देत होता काही रावणपत्न्या हे रावणाचेच मुख असे चुकीने समजून आपल्या सवतीचीच मुखे पुन्हा पुन्हा हुंगत होते त्या सुंदरीचे मन रावणावर अत्यंत आसक्त होते पण त्यावेळी त्या स्वतःच्या ताब्यात न राहिल्यामुळे सवतींनासुद्धा आनंद देण्याजोगे आचरित होत्या दुसऱ्या कोणी सुंदरी बांगड्या घालून नटलेले आपले बाहू आणि सुंदर वस्त्रे उशारा घेऊन झोपल्या होत्या आणखी दुसरा आपला हात दुसरीच्या उरावर टाकून आणि इतर काही दुसऱ्यांच्या मांडीवर तर काही सनारू हात टाकून झोपल्या होत्या एकमेकांची मांडी कूस पाठ यांचा आश्रय करून मद्याची झिंग आणि स्नेह यांच्या अधीन होऊन एकमेकींच्या अंगावर पडल्या होत्या उत्कृष्ट कटी असलेल्या त्या सुंदरी एकमेकींच्या अंगाच्या स्पर्शाने आनंदन आनंदन जाऊन आपले हात एकमेकात गुंतवून सर्वजणी झोपल्या होत्या जणू एकमेकीच्या हाताच्या धाग्याने ती स्त्रीमालाच बनली होती जणू हे मत्त भ्रमण मालेप्रमाणे एका सूत्रात ओल्यासारखे शोभत होते माळा एकमेकात गुंतल्यामुळे फुलांचे गुच्छ एकमेकात मिसळल्यामुळे आणि एकमेकांच्या सुंदर स्कंधावर हातांचे वेचण झाल्यामुळे रावणाचे ते स्त्रीसमूहरूपी वन वसंत मासात वाऱ्याच्या झोळकामुळे एकमेकांच्या शाखा एकमेकात मिसळलेल्या आणि एकमेकांवरच्या भ्रमराने सरमिसळ झालेल्या हलणाऱ्या वा वनासारखे झाले होते त्या सुंदरींना आपली भूषणे आपली अंगे आपली वस्त्रे आपल्या माळा यांच्या बाबतीत विवेक करणे उचित असतानासुद्धा त्यांना तो करता येत नव्हता हे उघड होते रावण सुखाने झोपला असताना जळत असलेले सुवर्णदीप नाना प्रकारची देहकांती असलेले त्या स्त्रियांकडे जणू एकसारखे टक लावून पाहत होते त्या सुंदर स्त्रिया राजश्री विप्र दैत्य गंधर्व राक्षस अशांच्या त्या मुली होत्या त्या रावणाच्या कामवसनेच्या आहारी गेल्या होत्या त्या सर्व स्त्रिया युद्धाची इच्छा बाळगणाऱ्या रावणाने हिरावून आणल्या तर काही कामेच्छेमुळे मोहित होऊन आलेल्या होत्या त्यातल्या काही तरुणी बळजोरी करून मिळवलेल्या नव्हत्या रावणाच्या पराक्रम गुणामुळे त्याला त्या मिळालेल्या होत्या त्यात दुसऱ्याची इच्छा करणारी आणि अगोदरच दुसऱ्याची झालेली एक श्रेष्ठ जानकी सोडून कोणीही नव्हती एकही भार्या अकुलीन रूप नसलेली सुसंस्कृतपणा नसलेली शिष्टाचार युक्त नसलेली निर्माल्यवर किंवा पतीच्या प्रेमाला पात्र नसलेली अशी नव्हती पण वानश्रेष्ठाच्या मनात आले त्या महाराक्षस राजाच्या भार्यांप्रमाणे जर राघवाची धर्मपत्नी असेल तर या भल्या बुद्धीच्या रावणाचे दैवस्फळले म्हणायचे फिरून त्याने विचार केला की सीता गुणाने विशिष्टच असले पाहिजे म्हणूनच महात्मा लंकेश्वराने वेष घेऊन हिच्या बाबतीत कष्ट घेतले आणि आर्याला न शोभणारे कृत्य केले सुंदरकांडाचा नववा सर्ग समाप्त